स्कंध पाचवा अध्याय चौथा युद्धाचा विचार इंद्राने महिषासुराला निरोप पाठवल्यावर यम वायू कुबेर वरुण ह्या देवांना बोलावून घेतले इंद्र म्हणाला हे देवा रंभाचा पुत्र महिषासूरदैत्य हा पराक्रमी असून सर्व मायाविद्यांमध्ये अधिकारी आहे वरप्राप्तीमुळे तो अत्यंत उन्मत्त झाला आहे त्याला आता स्वर्गप्राप्तीची इच्छा झाली आहे त्याने दूताकर्वी मला अत्यंत हीन शब्दात स्वर्ग सोडून कोठेही जाण्याविषयी निरोप पाठवला आहे आणि महिषासुराला आम्ही शरण जावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे किंवा मी सैन्य तयार ठेवून युद्धास तयार भावे असे त्याने स्पष्ट शब्दात कळवले आहे तेव्हा हे सर्व सूरश्रेष्ठांनो आपण सर्वांनी योग्य तो विचार करावा पुढे काय करायचे ते ठरवावे हे देवांनो बलाढ्य पुरुषांनीही दुबळ्या शत्रूची उपेक्षा करू नये त्यातून सततोद्योगी महाबलाढ्य आणि स्वतःच्या वीर्याची घमेंड वाहणाऱ्या शत्रूची उपेक्षा करणे हे केव्हाही योग्य नव्हे तेव्हा आता आपल्याला पुढील तयारीला लागले पाहिजे जय अथवा पराजय दैवाधीन आहे तुम्ही म्हणाल युद्ध टाळून संधी करावा हा दैत्यराज संधी करण्याच्या योग्यतेचा नाही शिवाय खलात्म्याशी संधी करण्यात काहीही अर्थ नाही अशा वेळी सज्जनानी कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे यावेळी ते एकाएकी दुसरीकडे प्रयाण करणेही योग्य नव्हे म्हणून प्रथम शीघ्र संगीतज्ञ निस्संग निस्पृह सत्यवादी दरबारात आतपर्यंत प्रवेश करू शकणारे दूत पाठवावेत हे बरे त्यामुळे ते दूत त्याच्या सैन्य बलाचा अंदाज आणि त्याच्याकडील पराक्रमी दैत्यांची माहिती घेऊन सत्वर परत येतील नंतर त्यावर विचार करून मी योग्यतो तो निर्णय घेईन आणि दूरवर प्रयाण करणे अथवा किल्ल्याचा आश्रय घेणे याचा विचार करीन कारण एकाएकी अविचारांनी केलेले दुःख काम दुःखदायक होते विचारी पुरुषांनी योग्य योग्यतेचा खल करून पुढील मार्ग अवलंबावा हे सुखदायी ठरेल दानव एकनिष्ठ असल्याने त्यांच्यात फितुरी होणे अशक्य दिसते म्हणून पुढील उपायांसाठी प्रथम हेराने जाऊ द्यावे मुत्सद्दी असुरांविषयी योग्य योग्यतेचा विचार करावा नाहीतर परिणामी अविचाराने सेवन केलेल्या अज्ञान औषधाप्रमाणे सर्व काही विपरीत घडेल अशा तऱ्हेने सर्व देवांबरोबर विचार विनिमय करून इंद्राचा कार्यतत्पर असा हेर महिषासुराकडे जाऊन त्याच्या बला सत्वर इंद्राकडे परत आला त्याने सर्व दानव युद्धासाठी केव्हा तयार झाले असल्याचे इंद्राला सांगताच इंद्र आश्चर्यचकितच झाला त्याने तातडीने युद्धाची तयारी करण्याची सर्व सुरांना विनंती केली आणि तो आपल्या श्रेष्ठ मंत्रवेत्या पुरोहितला आवाहन करून त्याच्याशी सल्लामसलत करू लागला उत्तम आसनावर बसलेल्या श्रेष्ठ अंगीरसाला इंद्र म्हणाला हे गुरुदेव आता आम्ही काय करावे सांप्रतची सर्व परिस्थिती ज्ञात आहे म्हणून यावेळी तुम्हीच आमचे आश्रयस्थान आहात महिषासुर नावाचा अत्यंत गर्विष्ठ आणि महाबलाढ्य दैत्यराज आपली सेना सज्ज करून चालून येत आहे हे आपण जाणतच आहात म्हणून आपल्याकडूनच त्याचा प्रतिकार झाला पाहिजे ज्याप्रमाणे आम्हाला देवांचे विघ्नहरण करणारे म्हणून आपण मान्यवर आहात हे भाषण ऐकल्यावर देवकार्य करण्यास तत्पर असलेल्या बृहस्पतीने मनात पूर्णपणे विचार करून उत्तर दिले हे देवेंद्रा तू धैर्य धर संकट समयी धैर्य सोडणे उचित नव्हे जय पराजय हे जरी दैवाधीन असले तरी विचारी पुरुषाने धैर्य सोडू नये हे देवराजा भवितव्य चुकणार नाही असे समजून आपल्या शक्ती प्रमाणे सदैव उद्योग करीत राहिले पाहिजे ऋषी मुनी सर्व काही दैवाधीन आहे म्हणून योग आणि ध्यान यांचाच आश्रय करतात आणि मुक्तीसाठी सतत उद्योग करीत असतात तेव्हा व्यवहार न सोडता सर्वदा दैवावर विश्वास ठेवून कार्य राहावे मग सुखप्राप्ती होवो अथवा न होवो दैवा संबंधित शोक आणि विचार करीत बसण्यात काही अर्थ नाही एखाद्या आंधळ्या पांगळ्याप्रमाणे एखाद्या वेळी सिद्धीच उद्योग करून जो आनंद मिळतो तो मिळणार नाही प्रयत्न करूनही जर कार्यसिद्धी झाली नाही तर तो प्रयत्न करणाऱ्याचा दोष नाही कारण हा दैवाधीनच आहे म्हणून हे देवराजा सैन्य मंत्र विचार रथ आणि आयुधे यावर कार्यसिद्धी अवलंबून नाही तर धैर्यावर अवलंबून आहे कधी कधी बलाढ्य पुरुषाला क्लेश आणि निर्बला सुखप्राप्ती होते बुद्धिमान पुरुषाला उपाशी राहावे लागते आणि मूर्ख पुरुष सुखाचा अनुभव घेत असतो त्याचप्रमाणे एखादा भित्रा विजयी होऊन शुराचा पराभव होतो तात्पर्य दैवाधीन फलाविषयी वृथा विचार करून काय उपयोग मनुष्याने खरोखरच उद्योग आणि दैव यांची सांगड घालावी दुःख प्राप्त झाले असता अधिक दुःखी लोकांकडे लक्ष द्यावे सुख प्राप्त झाले असता अधिक सुखी लोकांकडे पहावे सुख दुःखाने निर्माण होणाऱ्या हर्ष शोकांच्या अधीन होऊ नये हर्ष शोक प्राप्त झाले असताही आपले धैर्य टिकवून धरावे धैर्याचा अभाव असल्यास जसे दुःख होते तसे धैर्यशीलपणामुळे होत नाही सुखदुःखांच्या वेळी सहनशीलपणा दुर्लभ आहे कारण मन चंचल असते अशा स्थितीत हर्ष अथवा शोक प्राप्त होतात आणि मन स्थिर राहत नाही दुःख म्हणजे काय ते कुणाला होत असते मी निर्गुण असल्याने अविनाशी आहे माझ्याशी काही संबंध नसल्याने सुख दुःखाचा माझ्यावर कसा परिणाम होणार आहेत शरीराचे तरंग आहेत या सहा ही अवस्थांचा संबंध नसलेला निर्विकार शिव मीच आहे शोक आणि मोह हे शरीराचे गुण आहेत तेव्हा त्यांचा विचार मी का करावा मी नसल्याने माझ्या शरीराशी संबंध नाही मदादी सप्त विकृत मूल प्रकृती आणि सोळा विकार ह्याहून मी भिन्न आहे म्हणून मी सर्वदा सुखी आहे मी प्रकृती आणि विकृती दोन्हीही नसल्याने दुःख मला काहीच करू शकत नाही तेव्हा हे इंद्रा तू विचार कर आणि मनात हे माझे बुद्धी धरू नकोस म्हणजे तुझ्या सुखदुःखाचा नाश होईल कारण हे माझे अशी बुद्धी धरणे हे दुखाचे मूळ आहे हे इंद्रा संतोषापेक्षा दुसरे काहीही सुखाचे साधन नाही पण ममत्स्य बुद्धीचा नाश होण्या इतके ज्ञान जर प्राप्त झाले नसेल तर भवितव्यासंबंधी विवेक केला पाहिजे उपभोगाशिवाय प्राप्तकर्माचा नाश होत नाही जे होणार ते चुकणार नाही तस्मात सुखदुःखांचा विचार करण्यात काय अर्थ आहे हे सज्जन श्रेष्ठा सुखामुळे पुण्याचा अक्षय होत असतो मग सर्व देवांचं सहाय्य होऊनही अथवा स्वतःच्या बुद्धीने जरी तुला सुखप्राप्ती झाली तरी उपयोग काय तेव्हा ज्ञानीपुरुषाने सुखाचा नाश होत असतानाही आनंदच मानला पाहिजे तरीही आज विचारविनिमय करून तू पायाशुद्ध प्रयत्न कर प्रयत्न केल्यावर जे होणार असेल ते होईल अध्याय चौथा समाप्त